पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी मला आणि तात्या डोयफोडे यांना मॅजिस्ट्रेट पुढे उभे करण्यात आले आम्हाला आमच्यावरचे आरोप असून दाखविण्यात आम्ही गुन्हा कबूल केला होता मॅजिस्ट्रेटचे काम सोपे होते त्यांनी तातडीने आम्हाला अठरा महिन्यांची सक्तमजूरची शिक्षा फरमावली आणि खटल्याचे काम संपले एक मिनिटांपूर्वी आम्ही कच्चे कैदी होतो आता पक्के झालो होतो त्या वयात अठरा महिने घरापासून आणि गावापासून दूर राहण्याची कल्पना मलाही थोडीशी अस्वस्थ करणारी वाटली आमच्या काँग्रेस पक्षातर्फे हजर असलेल्या वकिलांनी मला सांगितले तुम्हाला जास्त शिक्षा केली आहे त्याचं कारण इतरांना दहशत बसावी हे कदाचित शक्यही असेल पण आता अठरा महिने राहणे भागच आहे तेव्हाही आनंदाने स्वीकारले पाहिजे असं मी माझ्या मनाला सांगू लागलो शिक्षेच्या दुसऱ्या दिवशी आई आणि घरची सर्व मंडळी भेटायला आली त्यांच्याबरोबर आमच्या मराठी शाळेतले एक जुने शिक्षकही आले होते पोलिसांनी मला कोठडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या पहाऱ्यातच मला फौजदार कचरीकडे नेण्यात आले फौजदारांच्या उपस्थितीतच आईची भेट झाली मला पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आले मी वयाने पोरसवधा त्यातून शिक्षा अशी दुर्गमतीची त्यामुळे आईचे स्वाभाविक होते मास्तर आमचे सांत्वनं करत होते मध्येच ते मला म्हणाले फौजदार साहेब दयाळू आहेत माफी मागितलेस तर सोडून देतील काय बोलता तुम्ही मास्तर माफी मागायची माफी मागायचं काही एक कारण नाही तब्येतीची काळजी घे म्हणजे झालं देव आपल्या पाठीशी आहे आई हे बोलली आणि उठूनही गेली आमची भेट संपली आईच्या या स्वाभिमानी गुणाचा ठेवा अंतकणात जतन करून मी कुठडीत परत आलो मनाने मी निश्चिंत झालो आज हा प्रसंग आठवतो तेव्हा आईचा हा मोठेपणा मला किती उदात्त वळण देऊन गेला हे जाणवते नंतर माझ्या खोल्या बदलण्यात आल्या मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्याचवेळी आमच्या कराडमधले प्रसिद्ध समाजसेवक बाबूराव गोखले यांनाही अटक होऊन अशीच काहीतरी एक वर्षाची शिक्षा झाली होती ती याच जेलमध्ये होते, मला माझ्या कृष्णा धनगराच्या खोलीतून काढून बाबूरावांच्या खोलीत एक दिवसासाठी ठल एक दोन दिवसात आमची एवड्या सर्वानगी होणार होती एका संध्याकाळी पोलीस पहाऱ्यात आम्ही रस्वनिप्ण्याकडे निघालो वाटेत वेगवेगळ्या स्टनवर ठिकठिकाणची आमच्यासारखेच अटक कल कायदेभंगाच्याग्रही आमच्या या ताफ्यात येऊन मिसळत होत आम्ही पुणे स्टिचनवर पोहचपर्यंत ही संख्या जवळजवळ आठ दहा झाली पुण्याहून सकाळी एरवडार जेलमध्ये जाण्यासाठी आलेल्या मोटारीतून आम्ही जेलमध्ये निघालो जेलच्या दारासमोर गाडी उभी राहिली आणि आम्ही सर्व मोटारीतून खाली उतरलो वाघाच्या जबड्यासारखा असलेला तो जेलचा दरवाजा मी प्रथम पाहिला आणि मनाशी म्हटले आता या जबड्यात प्रवेश करायलाच पाहिजे जेलचे तपासणीच पुढे आले आणि त्यांनी प्रत्येक कैद्याची पाहणी केली त्यापैकी फक्त बाबुराव गोखले यांना बी क्लास असल्यामुळे दरवाजातून आत घेतले आणि आम्हा बाकीच्यांना पुन्हा गाडीत बसायला सांगून हुकूम सोडला या लोकांना कॅम्प जेलमध्ये घेऊन जा मी तर आश्चर्यचकित झालो मी त्या दरवाजेच्या आत जायच्या तयारीत असताना हा कॅम्प जेल पुन्हा कसला काढला या विवंचनेत राहिलो एरवडा जेलच्या पाठीमागेच पण सर्व जेलला चक्कर टाकून आल्यानंतर जे मोकळे मैदान होते त्यामध्ये तारेरचे काटेरी कुंभणाचे एक मोठे वर्तू बांधून तयार केले होते आणि आज सर्वत्र तंबूच्या बराकी उभ्या होत्या त्या बराकी पाहून मला काहीसे हलके वाटले माझ्या मनाशी विचार येऊन गेला की हा तर सोपा शे शे जेल आहे आमच्या आधी आलेले शे दोनशे लोक त्या एवढ्या मोठ्या कॅम्प जेलमध्ये जसदा हिंटना पाहिले त्यांच्या अंगावरचे कपडे पाहून ते आमच्यासारखे सत्याग्रही असावेत ही उघड होते या कॅम्प जेललाही असेच मोठे काटेरी तऱ्याच्या कुंभनाचे प्रवेशदार होते त्यातून त्यांनी आम्हाला आत घेऊन शिक्षा झालेल्या कैद्यांचा भेराव आम्हाला दिला आणि आमचे कपड़ वईतर सामान आपल्या ताब्यात घेतले कोणीतरी येऊन आमच्या हातामध्ये जेलची जेवणाची थाळी पाणी पिण्याचे भांडे आणि बिस्तरा आणून दिला ताप आपापला बिस्तरा आणि थाळी घेऊन आमची रपेट आत निघाली आणि आम्ही कॅम्प जेलचे बराक गावचे रहिवासी म्हणून मुक्कामासाठी बराकीमध्ये प्रवेश केला या कॅम्प जेलमध्ये मी एकोणीसशे बत्तीसच्या फेब्रुवारीमध्ये आलो व तेथे -ते संपूर्ण एक वर्ष होतो आणि त्यानंतरचे तीन महिने मी सापूर जेलमध्ये होतो अठरा महिन्यांच्या शिक्षेपैकी पंधरा महिन्याला प्रत्यक्ष जेलमध्ये काढावे लागले आणि एकोणीशे तेहतीसच्या मे महिन्यामध्ये सुटून मी बाहेर आलो जेलमधले पंधरा महिन्यांचे माझे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला एक अत्यंत उत्तम काळ होता असे आजही मला वाटते त्याचे कारण मी आता सविस्तरपणे सांगू शकतो मी एक गोष्ट कबूल केली पाहिजे की माझ्या जीवनात भावनाशीलता कमी होऊन विचारांची खोली वाढविण्याची प्रक्रिया या जेलमध्ये सुरू झाली पहिले आठ दिवस मी असे तसेच काढले तुरुंग हळू बरत होता एका आठवड्याच्या आत त्या जेलमध्ये जवळजवळ हजाराच्यावर कार्यकर्ते आले या लोकांची वेगवेगळ्या बराखींमध्ये वाटणे करून त्यांची व्यवस्था लावण्याचे काम आम्हा सत्याग्रहींपैकी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतले बराकींना नंबर देण्यात आले या लोकांची त्यामध्ये बराक नंबर 12 या एक महत्वपूर्ण बराकीची निर्मिती झाली ही बराक नंबर 12 मी जन्मभर विसरू शकणार नाही जी प्रमुख माणसे जन्मदे आली होती त्यातील निवडक व नामवंत माणसांना या बराकीत घ्यायचे असे कुणीतरी पुढाकार घेऊन ठरविले आणि त्याच मंडळींनी हायस्कूल व कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून याव्या लागलेल्या विद्यार्थ्यांच्या याच बराकीत ठेवावे असे सुचवले त्यामुळे माझी या बराकीत निवड झाली आणि या बराकीतील आमचा बंदिस्त जीवनक्रम सुरू झाला प्रत्येक बराकीत शंभर माणसे रातील अशी व्यवस्था होती बारा नंबरच्या बराकीमध्ये अगदी निवडक शंभर माणसे होती त्यामध्ये प्रमुख नावे सांगायची झाली तर आचार्य भागवत रावसाहेब पटवर्धन यांची नावे प्रथम सांगावी लागतील तसेच या बराकीच्या सुरुवातीला तेच प्रमुख होते असे म्हणले तरी रावसाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि इंग्रजीवरचे प्रभुत्व यामुळे नवीनच आलेल्या जेल अधिकाऱ्यांनी त्यांना ऑफिसमध्ये येऊन कामात मदत करण्याची विनंती केली रावसाहेबांनी ती मान्य केली आणि ते रोज ऑफिसमध्ये जाऊ लागले रावसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्यामुळे एक उत्तम फायदा झाला त्यांनी अधिकाऱ्यांची मने वळवून राजबंद्यांना वाचण्यासाठी सर्व सर्व विषयांवरील पुस्तके मिळविण्याची व्यवस्था केली मुंबई पुणे येथील कार्यकर्त्यांच्या व जाणत्या मित्रांच्या सहकार्यामुळे लायब्ररीतून आणि इतरही काही ठिकाणाहून नानाविद पुस्तके जेलमध्ये येऊ लागली राष्ट्रीय चळवळीतील काही लोकांनी तर अशा तऱ्हेने राजकीय कैद्यांना पुस्तके फुरवण्याचे काम हेच आपले राष्ट्रीय काम मानले होते त्यामुळे थोड्याच दिवसात बारा नंबरच्या बराकीमध्ये एक चांगल्यापैकी लायब्ररी स्थापन झाली असे म्हणले तरी हरकत नाही अर्थातच या पुस्तकांचे महत्व मला पहिल्याप्रथम समजले नाही ही गोष्ट खरी जाणते लोक बराकेत विविध विषयांवर चर्चा होऊ लागल्या आणि जेलमध्ये आमचे वास्तव्य अधिक समृद्ध व सुसंगटित होऊ लागले आमच्या दिनचर्या नियमाने बांधल्या गेल्या आम्हाला खरे तर शिक्षा झाल्या होत्या पण आम्हा सर्वांना देण्यासारखे कठीण कामच तिथ नव्हत पाच पन्नास लोकांच्या गटाला तोन चार तास जेलबार घेऊन जात आणि कुठेतरी दगड एकत्र करून नवीन रस्ता बांधण्याच काम त्यांनी केले होते, होत कामाला लावत पण तो रस्ता कधीच पुरा झाला नाही पुढेत त्यांनी हि बाहेरील कामही बंद कल बराकीमधही कापडीपट्ट विणण्याच बैठकम आम्हाला त्यांनी शिकवल हो दररोजच्या आमच्या विनगामाचा जो ठराविक वाटा होता तो बराकीतल्या बराकीत पुरा केल्यानंतर आम्हाला बाकी सर्व दिवस मोकळा होता बराकीतल्या लोकांचा आता अधिक ओळखी होऊ लागल्या तेव्हा माझ्या लक्षात आले की महाराष्ट्रातील फार महत्वाची माणसं या बराकीत राहायला आली आहेत यामध्ये पुण्याचे श्री अतितकर आयुर्वेद तज्ज्ञ मामा गोखले श्री वी म भुसकुटे होते श्री एस एम जोशी होते तसेच त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात व पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयात शिकणारे काही विद्यार्थी होते तसेच अहमदनगरच्या राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी बरेच होते कोणी अंडर होते तो कोणी मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते कोणी मॅट्रिक परीक्षेला बसणारे माझ्यासारखे चार सहा जण होते यादृष्टीने हा एक मोठा वेगळ्या स्वरुपाचा संच तिथे जमला होता असे मला वाटू लागले या सर्व मंडळींची ओळख पाळख व्हायला आठवडा दोन आठवडे गेले बराकीत अंथरूणाला अंथरूण ला लागून बिस्तरे टाकले गेले होते आणि प्रत्येकाचा बिस्तरा म्हणजे जरूर काही हॉस्टेलची रूम असे त्याचे स्वरूप असे कामाशिवाय असलेला वेळ आपापल्या बिस्तऱ्यावर बसून किंवा वाचन करून घालवायचा असा कार्यक्रम चालू होता हळूहळू त्यातून एक संघटित स्वरूप निर्माण झाले स्रमविचाराची माणसे एकत्र आली शारीरिक खेळांची किंवा पत्ते वगैरे बैठ्या खेळांची आवड असणारी माणसे एकत्र आली गंभीर वाचन करून वैचारिक चर्चा करणाऱ्यांचा एक स्वतंत्र ग्रुप तयार झाला शंभर माणसांच्या छोटेखानी समान घटकांमध्ये त्यांची वेगवेगळी वेग अशी अंगे प्रस्थापित झाली आचार्य भागवत यांनी एकदा मला आणि माझ्या इतके शिक्षण झालेल्या लोकांना एकत्र बोलावले आणि सांगितले तुम्ही तुमचा येथील वेळ बुद्धी आणि मन संस्कारित करण्याच्या प्रयत्नात घालवा परीक्षेला बसता येईल किंवा नाही हे सांगता येत नाही पण एवी तेवी तुम्ही देशभक्तीच्या कार्यात उडी टाकलेली आहे तेव्हा होणाऱ्या परिणामाची परवा करू नका पण जेवा केव्हा वेळ मिळेल तेव्हा येथे असलेल्या माणसांची ओळख करून त्यांचा सहवासाचा लाभ घ्या तसेच येथे उपलब्ध होणारी पुस्तके वाचून त्यांचाही उपयोग करून घ्या मला तर हेच हवे होते म्हणून माझ्यासारखीच असणारी जी तरुण मुले होती त्यांच्याशी मी याबाबत बोललो त्यामध्ये पांडू तेत्या त्या डोएफडे होते सेनापती बापट यांचे चिरंजीव वामन बापट होते पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर लागो यांचे कनिष्ठ बंधू होते सोलापूरचे भोसले होते माझे कराचे मित्र कोपडेकर होते आम्ही विचार केला की आपण एखाद्या एक वर्गासारखे एकत्रितपणे काही नवीन काम सुरू करूया आणि त्यासाठी येथे असलेल्या विद्वान मंडळींची मदत घेऊ यावेळेपर्यंत या आणखी एक नवे सत्याग्रही आमच्या वराकीत भरती होत होते त्यामध्ये माझे मित्र रघुवन शिवाय ह रा महाजनी ही आले आल कर्नाटकमधली एक दोन ज्ञाती ही या बराकीची सदस्य होती ह रा महाजनी माझ्या जिल्ह्यातल म्हणून चांगलच परिचित होते। मी त्यांना आचार्यभागवतांनी मला दिलेला सल्ला सांगितला तुम्ही या कामात सहकार्य कराल काय असे विचारले त स्वतः वाङ्मय विचारत होत संस्कृतचे मोठे पंडित होत आधुनिक शास्त्रांचेही वाचन ते करत होते आम्ही तर आमच्या जिल्ह्यामधे त्यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे महाजनी शास्त्री या नावानेच त्यांना संबोधित होतो महाजनी सुचविले की या सर्व विद्यार्थी मंडळींना जमवून आपण कालिदासाचे शाकुंतलचे वाचन करूया त्यांच्याजवळ ते पुस्तक होते व ते बरोबरच घेऊन आले होते आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमचा हा शाकुंतल वाचनाचा वर्ग सुरू झाला कालिदासाची आणि माझी जुनी ओळख मेघदूत पासून होती आता महाजनींसारखा पटाळीत संस्कृत तज्ज्ञ आणि उत्तम शिक्षक आम्हाला शाकुंतल शिकवू लागल्यामुळे हा वाचन वर्ग बराच लोकप्रिय झाला त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांखेरीच इतर मंडळही त्या वर्गाला येऊन बसू लागली अशा दऱ्याने अनेक बौद्धिक व शैक्षणिक वर्ग बराकीच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात सुरू करण्याच प्रयत्न झाले आमच शाकुंतलच वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी आचार्य भागवतांनी आम्हाला शक्सपियरचे एक नाटक शिकविण्याचे कबूल कल त्याप्रमाणे त्यांनी निवड केली ज्युलियस सिझर या नाटकाची अमा विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे होते तेव्हा शक्सपियरच्या अभ्यासासाठी त उपयोगी पडू शकि नाही याची आम्हाला शंका होती पण आचार्य भागवते हाडाचे शिक्षक होते त्यांनी फार परिश्रम घेऊन नाटकाची पार्श्वभूमी ज्युलियस सिझरचे इतिहासातले महत्व आणि या नाटकातील इतर व्यक्तिरेखा व सौंदर्यस्थळे इतक्या कौशल्याने सांगायला सुरुवात केली की शाकुंतलचा वर्ग जसा लोकप्रिय झाला तसाच हाही झाला ज्युलियस सिझरच्या आणि शाकुंतलच्या या वर्गाच्या किर्तीमुळे इतर विद्वान मंडळींनाही अशाच प्रकारचे वर्ग बराकीत सुरू केले हे दोन्ही प्रयोग जवळजवळ महिनाभर चालू होते त्यानंतर आमचाही आत्मविश्वास वाढला इतर इंग्रजी पुस्तके वाचण्याची आमची इच्छा जागी झाली कधी इतरांच्या शिफारशीनुसार तर कधी आपल्या आवडीवरून आम्ही पुस्तके निवडू लागलो व वाचू लागलो वाचनाची दिशा आणि खोली बदलू लागली या जेलच्या वर्ष सव्वा वर्षाच्या संपूर्ण मुक्कामात पुढच्या विद्यार्थी जीवनात जितके वाचल नसतील तितके मी वाचून घेतले राजकीय विचारांच्या वेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी संबंध याचाही आता बराकीमधि रुपा व्यासंग सुरु झाला होता आचार्य भागवत ह कट्टर गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होत आणि गांधीवादाचे ते बौद्धिकदृष्ट्या उकल करून सांगत असत महात्मा गांधी हे निव्वळ राजकीय पुढारी आहेत असे नसून मानवी विचारांच्या परिपक्वतेत भर घालणारी अशी नवी दृष्टी त्यांनी आपल्या तत्वज्ञानाने दिली आहे असे ते सांगत असत गांधीवादी विचार हा भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेला एक नवीन जीवन दृष्टिकोन आहे आणि त्या विचारांना जशी काही मूलभूत आर्थिक सिद्धांताची बाजू आहे तशीच राजकीय बाजूही आहे तसेच या विचारांना काही शास्त्रीय पायाही आहे किंबना ते जीवनाचे एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे अहिंसा आणि सत्य हे नुसते दोन शब्द नसून एकाच तत्व प्रणालीच्या दोन बाजू आहेत आचार्य भागवत आपले हे विचार मोठ्या आक्रमक पद्धतीने मांडत असत आणि मग यावरती चर्चा व वाद सुरू होत अस आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी गांधींचे राजकीय नेतृत्व मान्य केलेले होते परंतु सर्वांनाच त्यांचे तत्वज्ञान स्वीकारले होते किंवा सर्वांना ते समजले होते असे म्हणता येण्यासारखे नव्हते या चर्चांमुळे विचारातील मूलभूत फरक आणि त्यातील फरकांच्या सूक्ष्मछटा ध्यानात यायला मदत झाली आचार्य भागवत प्रतिपादतात त्या अर्थाने मी गांधीवाद स्वीकारला आहे काय असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो आणि त्याचे उत्तर होकारार्थी येईना माझ्या मनात हा संघर्षपुढे कित्येक वर्ष चालणार होता याचीही मला यावेळी कल्पना नव्हती गांधीवादाच्या चर्चेबरोबरच समाजवाद आणि मास्कवाद याही विचारांची बराकीतील या वर्गात चर्चा सुरु झाली आणि त्याला पोषक असे वाङ्मयी आम्हा लोकांना वाचण्यासाठी मिळू लागले आमचे राजकीय शिक्षण हे या पद्धतीने नियमित सातत्याने व मोठ्या तीव्रतेने सुरू झाले काय वाचावे आणि काय वाचू नये असे वाटावे इतक्या पुस्तकांचा साठा तिथे जमला होता एस एम जोशी ह रा महाजनी ही तरुण मंडळी गांधीवास स्वीकारल्यापैकी दिसत नव्हती मना त्यांच्या मनात त्यासंबंधी अनेक शंका होत्या व ते त्या वेळोवेळी विचारत असत स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजवादाचा विचार आवश्यक नाही का असे प्रश्न उभे करत आणि त्यांचे हे प्रश्न बरोबर आहेत असे मला वाटत वी म भुसकुटे हे मार्क्सवादाचे नवे भोगते हो, घातले होते त्यांच्या मताने निव्वळ समाजवादाची पोकळ भाषा बोलून काही काम मागणार नाही तर समाजवादाचा शास्त्रीय विचार करून त्या विचाराची पद्धती राजकीय लढ्या स्वीकारल्याशिवाय हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळणार नाही असे विचार मांडत गांधीवाद समाजवाद व मार्क्सवाद या तिन्ही गोष्टीपेक्षाही वेगळा दृष्टिकोन ठेवून विचार करणारी मंडळी होती त्यांचे म्हणणे असे की हे असे तात्विक आग्रह निरर्थक आहेत टिळक गांधी यांनी स्वराज्याची मागणी केली आहे त्या मागणीसाठी ते जे सांगतील ते आचरणात इंग्रजांशी लढत राहिले पाहिजे आणि हेच आपल्या सर्वांचे काम आहे तत्वज्ञानाच्या घटापडादी वादामध्ये पडण्यात काही अर्थ नाही यामुळे ओगीच बुद्धिबोध होतो आणि माणसे एकमेकांपासून दूर जातात आमच्या बराकीत चाललेल्या विविध विचारांचे हे धावते चित्र आहे या पार्श्वभूमीवर माझे विचार विश्व बनत होते केव्हा केव्हा असे होई की ज्यांचे म्हणणे ऐकावे त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटे पण मग सगळ्यांचेच म्हणणे बरोबर कसे असेल कोणते एकच म्हणणे बरोबर असेल मग ते कोणते याचा निर्णय आपणच आपल्या मनाशी केला पाहिजे शेवटी मी मनाशी ठरवले की कोणताही निर्णय कोणी सांगितले म्हणून आपण स्वीकारायचा नाही विचारांच्या क्षेत्रातील निर्णय हा आपला आपणच केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केले पाहिजे चिंतन केले पाहिजे जेलमध्ये तर वाचन केलेच पाहिजे परंतु जेलच्या बाहेर गेल्यानंतरही वाचन व वा चिंतन सुरु ठेवले पाहिजे प्रत्यक्ष जनतेत काम करत असताना आलेल्या अनुभवाच्या आधारे यासंबंधीचे निर्णय घेतले पाहिजे प्रथमतः मला अवघड वाटणाऱ्या आणि माझ्या काहीशा आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाला मी हात घातला इंग्रजी शब्दकोशाचा वारंवार उपयोग करून आणि अवतीभोवतीच्या मित्रमंडळीशी चर्चा करून ती बर्टार्ड रसेल यांचे रोड्स टू फ्रीडम हे पुस्तक वाचले जवळजवळ एक महिनाभर मी हे पुस्तक वाचत होतो या पुस्तकाच्या वाचनामुळे विचारांच्या दिशा किती व्यापक आहेत याचा अंदाज आला आणि स्वातंत्र्याचा हा प्रश्न केवळ हिंदुस्थानपुरता मर्यादित नसून सर्व मानवजातीमध्येच या प्रकारच्या विचाराने खळबळ माजवली आहे याचीही कल्पना आली शास्त्रीय दृष्टीनं विचार कसा करावा याचा पहिला अनुभव मला रसेलच्या या पुस्तकाच्या वाचनातून आल्यासारखा झाला या पुस्तकाच्या वाचनानंतर आपण आणखी काही इंग्रजी पुस्तके वाचू शकू असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला आणि त्याप्रमाणे गांधीजींच्या जीवनावर लेनिनच्या जिल्ह्यावर असलेली पुस्तके मी पाहू लागलो मार्क्स वादाच्या मला समजणाऱ्या वाङ्मयाबरोबर रशियन राज्यक्रांतीबद्दलही मी बरेचसे वाचले टेन डेज डॅट शुक दी वर्ल्ड हे जॉन रिड यांचे पुस्तक बाराव्या बराकीत फार लोकप्रिय झाल होते मी त्या पुस्तकावरील चर्चा आणि त्याचे प्रत्यक्ष वाचन या दोन्ही दरांनी पुस्तक समजावून घेण्याचा प्रयत्न कला रशियन राज्यक्रांतीची सगळी कहाणी रोमांचकारी आहे आणि त्यातील लेनिनचे कार्य जागतिक जागतिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आहे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची फार मोठी छाप माझ्या मनावर पडली रशियन राज्यक्रांती ज्या प्रकारे झाली प्रकारे, इतर देशात राज्यक्रांती होईल की नाही हे सांगली अवघड आहे किंबोना हे काम जरा अवघड आहे अशीच त्यावेळी माझी भावना होती परंतु लेनिन यांच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या शक्तीबद्दल अचंबा वाटत राहिला आणि लेनिन संबंधी वाटणारी आदराची भावना तेव्हापासून जी मनात बसली ती त्यानंतर आजपर्यंत वाढत राहिली आहे लेनिनसंबंधीच्या गोष्टी डॉक्टर शेट्टी आणि ह रा महाजनी यांच्याशी बोलत असतानाच त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय या हिंदी कम्युनिस्ट नेत्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या त्यांनी देशत्याग करून कशाप्रकारे वनवास पत्करला आणि हे वनवासाचे जीवन भटकत काढत असताना मेक्सिकोमध्ये त्यांनी कम्युनिझमचा स्वीकार कसा केला त्याचप्रमाणे रशियन राज्यक्रांतीनंतरच्या बांधणीच्या काळात आंतरराष्ट्रीय कम्युनिझमच्या प्रसारानिमित्त उभारलेल्या संघटने रॉय यांनी लेनीच्या बरोबर काही वर्ष काम कसे केले यासंबंधीच्या हकीगती त्यांनी मला विस्ताराने सांगितल्या या हिंदी नावासंबंधी मला एक नवी जिज्ञासा वाटू लागली डॉ शेट्टी हे या सत्याग्रहात जेलमध्ये आले असले तरी ते मानवेंद्रनाथ रॉय यांचे वैचारिक साथी होते असे नंतर त्यांनी आम्हाला सांगितले त्याचप्रमाणे मानवेंद्रनाथ रॉय हे त्यावेळी जेलमध्ये होते तरी तेथून आपल्या सर्व मित्र मंडळींशी ते पत्रव्यवहाराने कसा संबंध ठेवतात आणि आपले विचार कळवत असतात याची काहीशी गुप्त माहिती त्यांनी मला सांगितली मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नावाशी माझी पहिली ओळख कशी झाली आणि पुढे त्यांच्या विचारांशी असलेला संबंध काहीसा वाढत गेला परंतु प्रथमच मी त्यांच्या संबंधी येथे ऐकले म्हणून मी याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या अनेक सहकारी मित्रांच्या स्वप्नीमुळे आणि आग्रहामुळे काही काळ रॉय यांच्या विचारांचा पाठपुळा केला होता पण ती पुढची कहाणी आहे या राजकीय स्वरूपाच्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच वाङ्मय विषयक पुस्तकांचे वाचनही मी सुरू केले मराठी वाङ्मयाच्या वाचनाची माझी आवड जुनी होती तिला आता नवा अर्थ प्राप्त झाला आचार्य भागवतांच्या बिछान्याभोवती रोज संध्याकाळी आम्ही अनेक जिज्ञासू सत्याग्रहींचा गराडा पडलेला असे आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते प्रखर विद्वत्ता आय तितकीच परखडवाणी ही त्यांची दोन मोठी आयुधे होती आणि ते अनेक विषयांवर तासनताज बोलत असत आणि ते निवळ ऐकून सुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत ज्ञानी झाला असता आचार्य भागवतांच्या श्रोत्यातला मी एक कायमचा श्रोता होतो बोलण्यापेक्षा ऐकण्यावर मी तेव्हापासून अधिक भर देऊ लागलो एकदा बोलता बोलता सहज त्यांनी बॅरिस्टर सावरकर यांच्यासंबंधी उल्लेख केला त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणावर त्यांनी सपाटून टीका केली आचार्य भागवतांनी सावरकरांनी केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येसंबधी विश्लेषण केले या हिंदुत्वाच्या पायावर जर आम्ही राजकारण उभे करण्याचा प्रयत्न क्ला तर भारताच रहिवासी अनेक अनेकविध धर्मातील लोकांची एकता कशी साधणार जनतेची एकता हा स्वातंत्र्याचा प्राण आहे या हिंदुत्वाच्या आग्रहामुळे जनता एकसंद राहू शकणार नाही म्हणून हा प्रतिगामी विचार आह भागवतांच्या टीकेचा हा सारांश होता मलाही टीका पटली ओगाओगाने कोणीतरी त्यांना विचारल साहित्यिक म्हणून सावरकरांबाबत तुम्हाला काय वाटतं मगाशी त्यांच्यावर राजकीय टीका करणारे आचार्य भागवत एकदम बदलून गेल ज्यांच्या मनात त्याचप्रमाणे बोलण्यामध्ये एक प्रकारचा हळूवारपणा निर्माण झाला आणि त्यांनी सांगितले, मला अत्यंत प्रिय आह ति सावरकर एवढच नव्हे तर दुसऱ्या दिवसापासून सावरकरांच गोमंतक आणि कमला यांच प्रकट वाचन सुरु करणार असल्याच जाहीर करून ज्यांना कोणाला यायची असलक्ष त्यांनी याव अस आवाहनही त्यांनी कलि आता गोमंतक आणि कमला या काव्यांच्या वाचनासाठी आम्ही सर्व मंडळी दररोज जमू लागलो सावरकरांच्या या काव्याचा आस्वाद घ्याची संधी मला प्रथमच मिळाली त्यातील कमला काव्याची गोडी त अविट आहे त्याची भाषा त्यातल्या भावना आणि त्याच्यामध्ये असलेली देशप्रेमाची उत्कटता ही तरुण मनाला मोहून टाकणारी होती मी यापूर्वी सावरकरांची कविता का वाचू शकलो नाही याची मला आश्चर्य वाटू लागले या सामुदायिक वाचनानंतर इतरही काही पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाची पद्धतही आमच्या बराकीमध्ये रूढ याचे नेतृत्वही आचार्य भागवत यांच्याकड़ होते ते उत्तम शिक्षक असल्यामुळे आपल्याला जी आवडत आणि माहीत आहे तसर्वांना सांगून जाणत करावे हा त्यांचा स्वभावधर्म होता आणि त्यामुळे ते मोठ्या आनंदाने हे काम करत असत या तऱ्हेने शिक्षण देण्याची त्यांना हौस होती पण त्याचबरोबर अर्धवट अपुऱ्या तऱ्हेने वाचन करणाऱ्या लोकांवर त्यांचा राग होता मला आठवते एकदा एक चांगले वकील असलेले गृहस्थ गीतांजली वाचत होते त्यांना काही शंका उद्भवल्या म्हणून ते आचार्य भागवत यांना विचारू लागले आचार्यजी मी गीतांजली वाचतो आहे परंतु त्यातला दाऊ आणि हिम यांचा नेमका अर्थ काय आचार्यांच्या डोळ्यात आग उभी राहिली तुम्ही रवींद्रनाथांची गीतांजली वाचता आहात आणि त्यातल्या दाऊ आणि हिमचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर वाचायचं बंद करा असे दुसरे उत्तर देऊन ते मोकळे झाले जिज्ञासूला शिक्षित करावे परंतु दांभिकपणाने वाचन करणाऱ्यांचा तिरस्कार करावा अशी त्यांची मनोवृत्ती होती मी भुसकुटे यांच्याकडेही जाऊन बसत असे आणि त्यांच्याकडून मार्सवादाचा विचार समजावून घ्यायचा प्रयत्न करी भुसकुटे हे आचार्यांसारखे प्रतिभासंपन्न विद्वान नव्हते परंतु त्यांनी आपला मार्क्सवादाचा अभ्यास अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अत्यंत प्रामाणिकपणे चालू केला होता त्यावरील काही ग्रंथांचे मराठी वाचकांसाठी भाषांतर करण्याच्या कामातही ते का कामा थे थे गुंतले होते असहकाराच्या चळवळीत त्यांची वाढ झाली होती त्यामुळे गांधीवादाच्या परंपरेत ते गांधी वाढले परंपरे होते परंतु बत्तीस सालच्या या जेलमधील वास्तव्यात त्यांच्या विचारात परिपूर्ण बदल झाला होता साम्यवादाचा स्वीकार केल्याशिवाय हिंदुस्तानची आणि जगाचे प्रश्न सुटणार नाहीत असे त्यांचे म्हणणे असे त्यांच्याजवळची समाजवादासंबंधीची काही सोपी सोपी पुस्तके त्यांनी आम्हाला वाचायला दिली त्यातली बरीचशी पुस्तके वाचायला आणि समजायला अवघड असणारी अशी होती पण त्यांनी दिलि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका मी त्यांच्याजवळ बसूनच समजावून घेऊन अभ्यासली मास्टच्या विचारांचे पुसटका होईना दर्शन व्हायला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका पुरेशी आहे असे माझे तिव्हापासून मत बनले आह इतिहासच्या विकासाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची नजर मार्क्सने जगाला दिली असा माझा संवाद झाला आणि तो आजही कायम आहे मार्क्सच्या पद्धतीने हिंदुस्तानचे प्रश्न सुटतील की नाहीत याचा माझा निर्णय तेव्हा होत नव्हता वाटे की मार्क्सच्या विचारांकडे पाठ न फिरवता हिंदुस्तानने आपले प्रश्न आपल्या अनुभवातूनच सोडवले पाहिजेत आज मात्र माझी अशी स्पष्ट भावना झाली आहे की आज एकोणीसशे शतकातल्या मार्क्सच्या विचारांच्या फार पुढे जग गेलेल्या मार्क्सवादी म्हणणाऱ्या मंडळींनाही नवीन जगाशी जमावून घ्यावे लागेल अशी आजची परिस्थिती आहे पण त्यामुळे मार्क्सने जगाला दिलेल्या विचारधनाचे महत्व कमी होत नाही किंबहुना त्याने दिलेल्या मूलभूत दृष्टिकोनाची वाट फुसत आजच्या विचारवंतांना जावे लागत आहे गौतम बुद्ध आणि येशुख्रिस्त यांच्यानंतर एवढ्या मोठ्या मानव समाजाच्या जीवनपद्धतीवर परिणाम करणारा कोणी तत्ववेत्ता झाला असेल तर तो मार्क्स हे कबूल करावे लागेल बाराव्या बराखेतील आमचे शिक्षण आणि वाचन दिवसेंदिवस असेच वाढत राहिले त्यातून नवे स्नेही लाभले महाराष्ट्राच्या विविध विभागांमधून आलेला लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या सोलापूरचे अनंतराव भोसले हे या ठिकाणी मला एक नवे मित्र मिळाले आमचे रघुवांना लिमये हेही वाचत असत परंतु त्यांची वृत्ती फार खोलात शिरण्याची नव्हती मला ते म्हणत इतकं काय वाचत बसतोस स्वराज्यासाठी लढाईचं एवढी साधी गोष्ट तुला मला समजली एवढे पुरे आहे मी त्यांना म्हणे आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा तुमचा सल्ला मी मानेन पण आज येथे असलेल्या वेळेचा उपयोग करून मला जितक वाचता येईल तेवढं वाचून समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे रघुअणांनी बाराव्या बराकीत चला खेळू नावाचा क्लब सुरू केला आणि त्यामधून हुतुतू आट्यापाट्या खो खो संध्याकाळच्या वेळेला बराकीच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत आम्ही खेळत असू बराकीतला अत्यंत आनंदाचा वेळ म्हणजे आंघोळीचा आंघोळीसाठी आम्हाला प्रत्येक बराकीत छोटेछोटे घाट बांधून दिले होते तेथे मुबलक पाणी मिळे बादल्याच्या बादल्या अंगावर ओतून घेऊन आम्ही स्नान करत असू घरची मंडई भेटीला येत तेव्हा साबण दंतमंजन अशी काही साधने घेऊन येत असत तेव्हाही सगळी व्यवस्था ठीक होती कपडे उत्तम स्वच्छ ठेवण्याची स्पर्धा बारा नंबरच्या बडाकेत सुरु झाली होती असे म्हणले तरी चालेल काही मंडळी या स्पर्धेत आघाडीवर असत अगदी जेलचे जे कपडे असले तरी ते परिडघडीचे करून वापरणारेही काही लोक होते या शर्यतीत मी पुढे नव्हतो पण फार वागेही नव्हतो मध्यावर कुठेतरी असेल जेलमध्ये दररोज संध्याकाळी सर्वतरेच्या भाज्यांचा एक संमिश्र काडा मिळत असे आणि तो खाल्ल्यानंतर दात काळे पडत असत हा काडा म्हणजे दातांच्या आरोग्याचा मोठा शत्रू होता असे म्हणले तरी चालेल जेलमध्ये असताना एक वेळ मला माझे वडील बंधू गणपतराव भेटायला आले होते एकदा आई पण भेटायला आली होती पाच दहा मिनिटांच्या अषाय भेटीत कसले समाधान वाटत नसे परंतु नजरभेटीचा जो आनंद होता तो काही कमी समाधानकारक नव्हता माझी प्रकृती सामान्यता उत्तम आहे या गोष्टीचा आईला आनंद वाटत असे गणपतरावांनी माझ्यासाठी काही पुस्तके आणली होती अधूनमधून अशा भेटीमुळे मानसिक समाधान लाभत असे शेवटी शेवटी मात्र जेलमध्ये एकाकी वाटू लागले वाचन जरी करत होतो तरी शेवटी वाचन तरी किती करणार या जेलमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चाही मोठ्या अर्थपूर्ण असत मात्र महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती येथील पुढारी मंडळी ज्या चर्चा करत त्यावरून या शहरी पुढाऱ्यांचा ग्रामीण समाजाबद्दल केवढा गैरसमज आहे याची मला कल्पना आली यातले बरेसे उच्चभ्रू प्रवृत्ती जे लोक असत सत्यशोधक चळवळीसंबंधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल या लोकांना कमी माहिती आहे असे मला वाटते यामध्ये अपवाद म्हणून समाजवादी विचारसरणीची जी मंडळी होती त्यात एस एम जोशी ह रा महाजनी भुसकुटे ही मंडळी काहीशी समजूतदारपणाने बोलत असत एस एम जोशी हे विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या चळवळींकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे मोठ्या आत्मतीनि पाहत असत ते त्या ती युथ लीगच पुढारी होते बारा नंबरच्या बलाके दिवशी संध्याकाळी युवक चळवळीच्या संबंधाने त्यांचं एक सुरेख व्याख्यान झाल्याची ते मला आठवण आह त्यांच्या त्या विषयाची तळमळ आणि स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या भावनेची तीव्रता सर्व जातींच्या मंडळींना एकत्र घेण्याची वाटणारी गरज या त्यांच्या विचारसरणीने माझ्या मनात त्यांच्याबद्दल जिवाळा निर्माण झाला दररोज चाललेल्या वादाच्या खटपटीत ते फारसे भाग घेत नसत प्रसंगोपात तर ते वादात पडत परंतु जेव्हा पडत त्यावेळी मोठ्या हिरीने पडत त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मला फार मोठा आदर वाटण्यासारखा अनुभव या काळात आला जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहींचे केस कापण्याचे आणि दाढी करण्याचे काम आपणहून आपल्याकडे मागून घेतले आणि हळूहळू ते यात थोडेफार तज्ज्ञ झाले असे म्हणायला हरकत नाही ते काम ते मोठे आनंदाने आणि खेळत करत असत त्यामुळे एस एम जोशी हे बाराव्या बराकीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते याच वेळी आमच्याबरोबर कोल्हापूरचे वीर माने बारा नंबरच्या बराकेत होते ते बोलण्यात ओबडधोबड कमी शिकलेले परंतु देश सेवेची अत्यंत तीव्र जाणीव असलेले कार्यकर्ते होते त्यांनी मुद्दाव व आमच्या जेलचे संडा साफ करण्याचे काम मागून घेतले होते एसएम जोशी वीर माने यांच्यासारखी माणसे आमच्यात होती याचा आम्हाला अभिमान वाटे वीर माने आणि माझी ओळख पुढे कोल्हापूरला शिक्षणासाठी गेल्यावर अधिक वाढली आणि आमची मैत्री वाढत राहिली आमच्या बारा नंबरच्या बराकीमध्ये नुसती चर्चा वक्तृत्व आणि शिक्षण एवढेच काम चालू होती असे नाही तर पुढे पुढे ते बराकीचे बुलेटिन निघू लागले आपल्याला वाटणारे विचार कागदावर किंवा स्लेट पाटीवर लिहून बराकीतील सर्व मंडईित फिरवावे अशी प्रथा सुरू झाली ह रा महाजनी आपल्याजवळ असलेल्या स्लेट पाटीवर दोन्ही बाजूंनी आपल्या सुरेख अक्षरात त्या दिवसाचा त्यांचा विचार लिहून ठेवत असत आणि तो सर्व बराकीत फिरवला जाईल बजरंग या टोपण नावाखाली ते असे लेट त्यांच्या लेखणीतील ते कौशल्य पाहिल्यावर त्यावेळी माझ्या मनाची खात्री झाली की पुढे ते प्रसिद्ध लेखक होतील आणि झालेही तसे, पुढे महाराष्ट्रात लोकसत्ताचे एक प्रभावी संपादक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला त्यांच्या पत्रकारिकेतेचा श्री गणेशा बरा क्रमांक बारामध्ये असा झाला होता अशा तऱ्हेने जेलमध्ये आमचे दिवस चालले होते एकोणीसशे साल संपले आणि बत्तीस उजाडले यावेळी घडलेली आणखी एक महत्वाची घटना म्हणजे बत्तीस सालामध्ये महात्मा गांधीजींनी केलेला कम्युनल अॅवॉर्ड संबंधीचा आमरण उपवास या उपवासाचा आमच्यावर खूप परिणाम झाला यासंबंधी बराकीमध्ये चर्चा सुरु झाली शेड्यूल्ड कास्टना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली त्यामुळे देशात मतभेदाचे वातावरण निर्माण झाले राजकीयदृष्ट्या एक समाज दुसऱ्या समाजापासून अशा वेगळा करून राष्ट्रात दुही एक मार्ग म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देणे ही गोष्ट हिंदुस्ताला अनुभवाने माहिती होती मुसलमान समाजाला वेगळा मतदारसंघ देऊन त्याचा परिणाम शेवटी देशाच्या जीवनामध्ये दे, एकमोठी दुष्परिनिर्माण होण्यात झाला होता याचा अनुभव होता हिंदू समाजातून पुन्हा एकदा त्यांच्यातील अस्पृश्य मानला जाणारा समाज राजकीय दृष्टीनं कायमच्या बाजूला करण्याचा या ब्रिटिश सत्तेन टाकलेला एक डाव आहे असे आपले मत राष्ट्रीय विचाराच्या मंडळींनी जाहीर कल आणि हे थांबवले पाहिजे असा निर्धार व्यक्त कला तसे थांबवणार हा मोठा प्रश्न होता महात्मा गांधीजींनी यासाठी उपोषण कल होते हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची योजना मुळातून काढून टाकली पाहिजे असा त्यांचा निर्धार होता उपोषण सुरु झाल्यानंतर या प्रश्नाची देशात विशेष चर्चा सुरु झाली आणि सबंध देश चिंतेत पडला उपोषणाचे दिवस जसजसे जाऊ लागले तस तशी चिंता अधिक वाटू लागली महात्मा गांधींचे झालेले वय लक्षात घेता त्यांच्या जीवनात धोका आहे असे लोकांना वाटू लागले मग मध्यस्थांच्या खटपटी सुरू झाल्या डॉक्टर आंबेडकर यांचे मन वळवून काही तडजोड काढावी असा प्रयत्न सुरु झाला डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींची भेट घ्यावी असे प्रयत्न सुरु झाले यासंदर्भात आमच्या जेलमध्ये झालेल्या चर्चा मला आठवतात हो हरिजन समाज विशेषतः डॉक्टर आंबेडकरांना मानणारा समाज हा संपूर्णतः स्वातंत्र्याच्या लढ्याच्या बाहेर होता ही गोष्ट मी लहानपणापासून पाहत आलो होतो त्याचे केवढे घोर परिणाम होतात हे आता अधिक लक्षात आले काही लोकांचे मत आंबेडकरांनी तातडीने येऊन महात्मा गांधीजींच्या सूचना मान्य करून त्यांना उपोषण सोडण्यास सांगावे असे होते काही जे अतिरेकी होते ते म्हणत असतात की इंग्रजांचे व त्यांचहीच संबंध जुळत असल्यामुळे ताई असणार नाहीत महात्मा गांधीजींच्या प्राणाला धोका जरूर होता तरीही असनुदारपणाच होते अस मला त्यावेळीही वाटल डॉक्टर आंबकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल राष्ट्रीय चळवळी त्यावेळी बरेच अन्यायकारक गैरसमज होत्यांच्या विद्वत्तेबद्दल सर्वांनाच आदर असलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून ज्या अनुभवातून तिनुसार त्यांची राजकीय मत बनली होती त्यांच्या जीवनाच्या प्रेरणा आणि वेदना समजून घेण्याची आत्यंतिक आवश्यकता होती आम्ही सगळेच महात्मा गांधीजींचे अनुयायी होतो त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटू लागली आम्ही सगळे सकाळ संध्याकाळ सामुदायिक प्रार्थना करत होतो हिंदुस्थानातील ही दुफळी बंद होऊन राष्ट्रीय प्रवाह हा राहावा यासाठी योजलेला गांधीजींचा हा अखेरचा उपाय आहे याची आम्हाला कल्पना आली आपल्या स्वातंत्र्य चळवळीत काही अप्रेपणा आहे हेही सर्वांच्या ध्यानात आले दलित समाजाच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी काही महत्वाची पावले उजळल्याशिवाय हे घडणार नाही अशी मनोमन जाणीव झाली सुदैवान बाहेरच्या लोकांच्या प्रयत्नांना यश आल विशेषतः डॉक्टर आंबेडकरांच्या मनाच्या मोठेपणामुळे त्यांनी आपले विचार सोडून देऊन प्रसिद्ध पुणे करारावर सही केली आणि हिंदू समाजाची व राष्ट्रीय जीवनाचीही फाहणी या प्रकारे वाचवली डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींचे प्राण वाचवले याबद्दल डॉक्टर आंबेडकरांच्याबद्दल माझ्या मनात रुजलेली आदराची भावना दुनावली या जेलमध्ये असताना दुसरी एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की गांधीजी शेजारी एरोडा जेलमध्ये असताना आम्ही कॅम्पवासी सत्याग्रहींना गांधीजींचे चुकणे दर्शन होत नसे आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे आपल्या कॅम्प जेलच्या प्रमुख प्रतिनिधींनी हा प्रश्न जेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमोर मांडला आणि त्यांनी याबाबतीत गांधीजींशी चर्चा केली त्यानुसार अधूनमधून दरमहा किंवा दर दोन महिन्यांनी कॅम्प जेलचे निवडक दोन प्रतिनिधींना गांधीजींना भेटण्यासाठी पाठवायचे असे ठरले आणि पुढे असे लोक जाऊन गांधीजींना भेटत असत आणि तेथून परत आल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली याची माहिती प्रत्येक बराकीत जाऊन देत असत अर्थात या भेटीमध्ये राजकीय चर्चा न करण्याचे तत्व गांधीजींनी स्वीकारले होते त्यामुळे विधायक कार्यासंबंधीची किंवा काही वैचारिक प्रश्नांसंबंधीची चर्चा करणे एवढे शक्य होते मला आठवते गांधीजींचे चिरंजीव श्री रामदास गांधी आमच्या कॅम्प जेलमध्ये होते ते एक वेळ कॅम्प जेलचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींच्या भेटीस गेले व त्यांनी येऊन भेटीत काय झाले याचा वृत्तांत आम्हाला सांगितलं सत्याग्रहांच्या मनात एक विचार असे की या सत्याग्रहाचा शेवट कसा होणार याचा काही अंदाज गांधीजींनी दिला काय हे समजून घेण्यासाठी आणि त्यासंबंधी काहीतरी ऐकायला मिळेल अशा आशेने अशा भेटणाऱ्यांच्या परतीनंतर त्यांच्या भोवती सत्याग्रहांची गर्दी होत अस गांधीजींनी काही अंदाज दिला का गांधीजी आनंदी आहेत का त्यांची प्रकृती बरी आहे ना अशा तऱ्हेचे प्रश्न ते विचारत असत माझे मित्र गौरीहर सिंहासने शेजारच्या तेरा नंबरच्या बराकीमध्ये स्थानबद्ध होते त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली होती त्यांना बराच वेळ जेलमध्ये राहायचे असल्यामुळे त्यांनी त्या ते बराकीत अनेक मित्र जमा केले होते आणि एका अर्थाने त्यांचे ते एक प्रमुख मानले जात होते त्यांच्या या कर्तबगारीचे मला कौतुक वाटत होते एक दिवस त्यांनी मला निरोप पाठवला की कॅम्प जेलच्या मार्फत गांधीजींना भेटल्या जाणाऱ्या मंडळीत या खेफेला त्यांच्या बराकीने त्यांचे नाव सुचवले आहे मला आनंद झाला गांधीजींच्या आदेशावरून आम्ही कारागृहात आहोत आणि असे कारागृहात असताना आपली नाही तरी निदान आपल्या मित्राची गांधीजींची भेट होत आहे याचा मला आनंद वाटला ठरल्याप्रमाणे सिंहासने गेले आणि गांधीजींची भेट घेऊन आले त्यांनी या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झालेले प्रश्न त्यांनी गांधीजींना गांधी विचारले गांधीजींनी त्यांना सल्ला दिला सत्याग्रहात भाग घेणे ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनाने जर स्वीकारली असेल तर आता तुमच्या कुटुंबियांवर अवलंबून राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही तुमचे जीवन तुमचे तुम्ही घडवेले पाहिजे त्याचा बोजा तुमच्या एकत्र कुटुंबावर टाकण्याचा तुम्हाला अधिकार नाही ही, ही अकीगत मला सिंहासने यांनी गांधीजींनी भेट घेऊन आल्यानंतर सांगितली सिंहासने यांचे शिक्षण तसे फार झालेले नव्हते पण राजकारणातल्या कामाची त्यांची निष्ठा इतकी प्रबळ होती की त्यांनी गांधीजींचा शब्द पुरा करायचे आपल्या मनाशी ठरवले ही आठवण मला नेहमी आनंदित करते ती यासाठी की गांधीजींची जेलमध्ये भेट मिळविली म्हणजे आपण स्वराज्य मिळविले अशा आनंदात सिंहासने होते आणि माझ्या मित्राच्या आनंदात मी सहभागी होतो या जेलमध्ये काढलेले एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते एकोणीशे साल उजाडले आणि शिक्षेपैकी एका वर्षाचा सा कालावधी झाला एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेलमध्ये होणार असे जाहीर झाले विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल अशी त्याची ख्याती होती हवामान चांगले नाही पाण्याची कमतरता फार कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल अशी या जेलची खाती होती आम्ही विचार केला एक वर्ष तर आनंदात गेले राहिल दिवस थोडे दुखात जातील तर काय बिघडले म्हणून आम्ही मनाची तयारी केली ठरलेल्या दिवशी सकाळी विसापूर जेलमध्ये जाणाऱ्या माणसांचे गट करण्यात आले आणि मी जात होतो असा शंभर माणसांचा गट ख्याम जेलच्या दाराशी असलखा पोलिसांच्या मोटारीत बसण्यासाठी निघाला त्या जेलच्या दारातून बाहेर आल्यानंतर मी एकदा परत पाठीमाग फिरून त्या जेलकड़ पाहिल घर सोडताना जसे दुःख होते त्यापेक्षा काहीसे जास्त दुःख मला हा जेल सोडताना होत होते ही एक वर्षाची जेलची आनंददायी संगत जन्मभर लक्षात राहील अशी होती तेथे भेटलेली माणसे तेथे वाचलेली पुस्तके तेथे झालेल्या चर्चा त्यातून आलेली नवी जाण या सर्व जीवनाला शक्ती देणाऱ्या व पोषक गोष्टी होत्या त्यामुळे माझ्या मनामध्ये दे। कृतज्ञतेचा भाव आला आणि माझे डोळे अक्षरशः भरून आले माझे मला आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी आम्ही विसापूरला पोहोचलो विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रस्त लाईनवर असलेल्या विसापूर स्टिनपासून दोन तीन मैलांवर आहा एखाद्या ओसाड वाटणाऱ्या माळावर बांधलिला हा जुना जैल बऱ्याच लांबून पाहिल्यावर मनात एक प्रकारची भीती निर्माण करतो परंतु आम्ही तिथ पोहोचल्यानंतर मात्र आमच्या ध्यानात आल की गर्षभर तिथ राहणाऱ्या सत्याग्रहींनी त्याला अतिशय वेग्रि रुप दिल आह जल अधिकाऱ्यांची आणि सत्याग्रहींची एक सहकाराची भावना तिथ निर्माण झाली होती गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते या जेलला अनेक बराकी होते आणि प्रत्येक बराकीला सत्याग्रहीतून एक प्रमुख स्पोक्समन निवडला जात असे त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील ते हा पुढारी सोडवून घेत असे पत्रव्यवहार पुस्तके मागविणे आजारपणासाठी लागणारी औषधे मिळविणे अशा स्वरूपाचे हे प्रश्न असत मी ज्या बराकीत होतो त्या बराकीचे पुढारी बडोद्याचे प्रसिद्ध काँग्रेस नेते श्री मगनभाई पटेल हे होते अत्यंत सज्जन मनुष्य मन मिळाव स्वभाव मृदू व मधुर भाषण करण्याची सवय यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता आम्ही तिथं गेल्यानंतर थोड्याच दिवसात एरवड्यातील बाराव्या बराकीचे रुप या विसापूरच्या बराकीस देण्याचा प्रयत्न केला मुंबईचे प्रसिद्ध नेते स का पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी कली होती शेकडो जुनी पुस्तके दररोज परत जात आणि शेकडो जुनी पुस्तके येत असा हा सहकार्याचा संबंध येथे प्रस्थापित झालेला मी पाहिला आमच्या या बराकीमध्ये कॅम झेल बारामधील बराकीतली काही मित्र होते तात्या डोईफोडे दयार्नव कोपंडेकर आणि मी होतो योगायोगाने ह राम महाजनी सुद्धा या बराकीत आले होते त्यामुळे वाचनाच्या चर्चेच्या बैठकी येथेही सुरू झाल्या या बराकीमध्ये राहिल्यानंतर गुजराती मित्रांच्या सहवासामुळे गुजराती बोलणे आम्हाला समजू लागले आणि गुजराती भाषेची नजीकची ओळख विसापूर जेलमध्ये झाली त्याचा उपयोग पुढे मला मी द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर फार झाला ह रा महाजनंनी एक दिवस मला सूचना केली आपण गेले वर्ष सव्वा वर्ष विविध विषयांवरील पुस्तके वाचतो आहोत अभ्यासतो आहोत तेव्हा त्यांचे आपल्या मनावर झालेले परिणाम आणि आपल्या विचारांच्या दिशा इतर लोकांना सांगण्यासाठी बराकेतील मित्रांपुढे एक व्याख्यान दे आणि माझ्या आठवणीप्रमाणे गांधीवाद हा विषय घेऊन मी पस्तीस चाळीस मिंडाचे एक भाषण त्या बराकीत दिले गांधीवादाचे जे वेगवेगळे पैलू होते त्यांची माझ्या वाचनामधून आणि चिंतनामधून मला जी समज आली होती तिची मी मांडणी केली आणि भाषणाच्या शेवटी हे स्पष्ट केले की मला जो समजला आहे तो गांधीवाद असा आहे ही माझी जीवननिष्ठ आहे असे मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गांधीवादाची सर्वात महत्वाची देणगी जी मानवी जीवनाला नित्य उपयोगी पडणारी अशी आहे ती म्हणजे साध्य साधन शुचिता गांधीवादाचे राजकीय आणि आर्थिक कार्यक्रम कोणी स्वीकारो अगरना स्वीकारो पण साध्य साधन शुचितेचा सा सिद्धांत हा नुसता तत्वता श्रेष्ठ वाटतो असे नव्हे तर व्यवहारता हा दैनंदिन आचारासाठीही अत्यंत उपयोगी पडणारा सिद्धांत आहे असा एखादा नेमका विषय घेऊन त्यावर बोलण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता माझे ते पाऊन तसाचे भाषण झाल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले विशेषतः ह रा महाजनी आणि निपाणीचे अनंतराव कटकोळ जे गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी माझे फार कौतुक केले त्यांच्या कल्पनेपेक्षा माझ्या वयाच्या आणि शिक्षणाच्या मनाने मी केलेली विषयाची मांडणी त्यांना फार मोळाची वाटली आणि मला समाधान वाटले की गेले वर्ष सव्वा वर्ष आपण जे वाचतो आहोत त्याचे काही ना काही उपयोग झाला आहे यापुढे आपण जे वाचू त्या संबंधाने असेच बोलत गेले पाहिजे असा विचार माझ्या मनात येऊ लागला आयुष्यातील हा माझा पहिला महत्वाचा अनुभव म्हणून त्याची ही नोंद मी केली आहे एकोणीशे या मे महिन्यात आमच्या शिक्षेची मुदत संपली व आम्ही सजा होण्यापूर्वीचे आमचे घरचे कपडे अंगावर चढवून विसापूर स्टेशनवर येऊन दाखल झालो तात्या डोईफोडे, आणि मी एकदम जेलमध्ये आलो होतो आणि दोघेही परत चाललो होतो घरचे कपडे अंगावर घालताच काही क्षण मला चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले पण थोडा वेळ जेलचे अधिकारी तिकीटे वगैरे काढून देण्याकरता स्टेशनवर आले होते त्यांच्या मदतीने तिकीटे काढून घेतली आणि दौंडहून पुण्याला जाणाऱ्या गाडीत बसलो आणि या कारागृहातील एक लांब मुदतीचा मुक्काम संपवून आम्ही आता आमच्या घरच्या वाटेला लागलो होतो घरी परत आल्यानंतर घरच्या माणसांना फार दिवसांनी भेटल्यामुळे आनंद वाटला नित्याच्या जीवनामध्ये मी रुळत होतो तोपर्यंत आमच्या घरात एका नव्या पिढीचे आगमन झाले होते आमच्या थोडल्या बंधूंना मुलगा झाला होता आणि आम्ही सारेजण नव्या बाळाच्या कौतुकात रमलो होतो आनंदात मग्न होतो याचवेळी माझे जुने मित्र अहमद कच्ची यांना बऱ्याच दिवसानंतर भेटावे म्हणून त्यांच्या घरी गेलो कारण मी जेलमध्ये असताना त्यांनी एक दोन वेळा पत्राने माझ्याशी संबंध ठेवला होता मी घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितले ते अतिशय आजारी असून मरणोन्मुख आहे हे ऐकून मला वाईट वाटले ते मला त्याच्या खोलीत घेऊन गेले तेव्हा खरोखरच मी अहमदला जे पाहिले ते त्याचे सुरे गौरवर्णी धडदाकड शरीर मला कुठेही दिसून आले नाही फक्त हाडांचा सापळा पडल्यासारखा तो मला दिसू लागला त्याच्या डोळ्यात मात्र तेज होते त्यामुळे ती आपली व्यक्ती आहे हे मनाशी पटले मी त्याचा हात हातात घेतला तेव्हा किंचितसे हास्य मला त्याच्या डोळ्यात दिसले कुठल्या तरी रोगाने तो आजारी होता आणि फक्त काही दिवसांचा सोपती होता मला भरून आले पण मी तेथेनं थांबता उठून बाहेर आलो इतका सुस्वभावी बुद्धिमान राष्ट्रप्रेमी तरुण मुलगा मृत्यूच्या जबड्यात इतक्या लवकर जावा याचे दुःख माझ्या मनात होते मी त्याच्या वडिलांशी विशेष काही न बोलता निघून आलो जेलमधून परत आल्यानंतर जन्ममृत्यूच्या या परस्परविरोधी दर्शनाने नवजीवनाकडे आनंदाने व आशेने पाहण्याची दृष्टी तर अंतिम काळाच्या छायेमुळे चा माझ्या मनामध्ये विषणता आणि गांभीर्य अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उडाला सुट्या संपत आल्या होत्या त्यामुळे मी शाळेत जाण्याच्या तयारीला लागलो माझ्या मित्रांना व घरच्या लोकांना जेव्हा मी परत माझे शिक्षण सुरू ठेवणार आहे असं सांगितले तेव्हा त्यांना ते, ते खरे वाटे ना मी जरी फक्त पंधरा महिने बाजूला गेलो होतो तरी शैक्षणिकदृष्ट्या माझी दोन वर्ष फुकट गेलेली होती त्यामुळे माझ्यापेक्षा बऱ्याच लहान मुलांच्याबरोबर मी शाळेत बसायला तयार होईन असे गणपतरावांना वाटत नव्हते मी त्यांना सांगितले मला काही चिंता वाटत नाही कारण त्या वयाची मुलं माझ्या माहितीची आहेत मी त्यांच्याशी जमवून घेईन आणि माझ्या शाळेत जाण्याचा नित्याचा कार्यक्रम सुरु केला माझ्या मनाने एक नक्की घेतले होते की स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीत काम करायचे पण शिक्षणक्रम पूरा केल्यापासून राहायचे नाही जर मी शिक्षण अर्धवट सोडून दिले तर मी कोणाच्याच उपयोगाचा नाही असे होईल स्वातंत्र्यसंग्रामामध्येही शिक्षण ज्ञान विचार शक्ती यांची किती आवश्यकता आहे याचा अनुभव मी जेलमध्ये असताना घेतला होता त्यामुळे शिक्षण पुरे करण्याचा माझा ध्यास मोठा होता मला तर वाटे की माझी मॅट्रीकची परीक्षा कोणी ताबडतोब घेतली तर किती बरे होईल पण अधेमध्ये ती कोण घेणार वर्ष तर काढलेच पाहिजे मी माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान मुलांच्या वर्गात बसू लागलो शिक्षक वर्ग मला मोठ्या आपुलकीने प्रेमाने वागत होता पुष्कळ वेळा शिक्षकांची मराठी इंग्रजी व इतिहास या विषयांची वर्गातील भाषणे ऐकून आपण काही विशेष नवे ऐकत आहोत असे मला वाटत नव्हते त्यामुळे माझ्या मनाने घेतले की मला हे वर्ष तरी सोपे जाणार आहे आणि तसे ते गेलेही शाळेत जेवढे ऐकत होतो ते माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने पुरेसे होते त्यामुळे बाहेरचे काम करण्याकडे मनाचा ओढा होता जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते भेटू लागले आमचा त्यांचा जिवाळा अधिक वाढू लागला अधूनमधून मी त्यांच्या गावी जाऊन राहू लागलो तीस सालात पाहिलेली लोकजागृती आणि लोकांचे प्रेम यामध्ये परिपक्वता आली होती कायदेभंगाची चळवळ मात्र ओसरल्यासारखी दिसत होती परत जेलमध्ये जाण्याची गरज उरली नव्हती आणि तसा कोणी प्रयत्नही करत नव्हते माझ्या हे लक्षात आले की आमचा जनसंपर्क पक्का झालेला आहे त्याला आता नव्या दिशा दिल्या पाहिजेत म्हणून नवा कार्यक्रम शोधण्याचा प्रयत्न आम्ही करू लागलो